पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे असहकार औतमधील शेतकरी चळवळीचे मीत के सविस्तर वर्णन केले यासे कारण असे की त्या चळवळीच्या योगानेच माझ्या डोळ्यांवरील पडदा दूर होऊन हिंदुस्थानातील एका मूलभूत प्रश्नाच्या स्वरुपाचे मला आकलन झाले या प्रश्नाकडे राष्ट्रवाद्यांनी मुळीच लक्ष दिलेले नाही असे म्हटले तरी चालेल हिंदुस्तानभर वारंवार शेतकऱ्यांच्या धामधुमी होत असतात बुडाशी रसरसणाऱ्या असंतोषाशी ही बाये लक्षणे आहेत 1920 वीस ते एकोणीसशे एकवीस साली औदमध्ये झालेल्या चळवळी अशा स्वरूपाच्या होता, राजकारण व राजकीय पुडारी यांच्याशी प्रारंभी या चळवळीचा काही एक संबंध नव्हता व सर्व दृष्टीने पाहता त्यांना फक्त स्थानिक प्रश्नांचे स्वरूप प्राप्त होऊन तिकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही संयुक्त प्रांती वृत्तपत्रांनीही त्यांच्याकडे बहुशा काना डोळास केला संपादकांना व शहरी वाचकांना अर्धनग्न शेतकरी जनांच्या कार्याचे राजकीय दृष्टीने अथवा इतर कोणत्याही दृष्टीने कसले महत्व वाटणार पंजाब व खिलापत प्रकरणांचा आणि त्या प्रकरणांपासून उद्भवलेली गहणी दुरव्हावीत म्हणून अंमलात आणावयाच्या असहकारितेचा सर्वत्र खल चालला होता राष्ट्रीय स्वतंत्रच्या प्रश्नावर त्याकाळी कोणीच भर देत नसे अस्पष्ट व प्रचंड ध्येय गांधीजींना नापास असत कोणत्यातरी विशिष्ट व रेखीव कार्यक्रमावर आपले बळ केंद्रीत करण्याची त्यांची रीत होती परंतु स्वराज्याच्या कल्पना वातावरणात आणि जनतेच्या अंतकरणात घुमत होत्या आणि असंख्य सभांमधून उल्लेखही करण्यात येत असहकारतेसंबंधी निर्णय देण्यासाठी आणि पुढील कार्यक्रम ठरविण्यासाठी एकोणीसशे साली कलकत्त्यास काँग्रस्त्रि जादा अधिवेशन भरल अमेरिकेहून नुकतंच परतलक्ष लाला लजपत्रा हे अध्यक्ष होत असहकारितेचे नवोदित तत्व त्यांना रुचले नाही व त्यांनी त्याला विरोध केला हिंदी राजकारणात त्यांना ज्वल जहाल समजत असत परंतु त्यांचा दृष्टिकोन निश्चितपणे सणाशीर व नेमस्तसा होता मनाची खात्री पटल्यामुळे नव्हे तर परिस्थितीच्या दडपणामुळेच ते लोकमान्यांचे सहकारी बनले तथापि त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्टी लाभली असून परदेशात बराच काळ ती कुशाग्रही बनली होती इतर हिंदी बुडाऱ्यांपेक्षा त्यांची कल्पनाशक्तीही अधिक व्यापक झाली होती असहकाराचे लाला लजपत्रा हे एकटेच विरोधक नव्हते बडे वजनदार सहकारी त्यांना मिळाले काँग्रेसच्या जुन्या पुढाऱ्यांचे सर्व पथकच्या पथक गांधीजींच्या असहकाराविरुद्ध होते असे म्हटले तरी चालेल दासबाबूंनी विरोधकांचे नेतृत्व स्वीकारले ठरावात अंतर्भूत असणारी कल्पना त्यांना अमान्य होती असे नव्हे ठरावातील मर्यादेपर्यंतच काय पण त्याच्याही पुढे जाण्याची त्यांची तयारी होती पण नव्या कायदेमंडळ बहिष्काराला त्यांचा विशेष विरोध होता गांधीजींच्या वतीने जुन्या प्रभू पुण्यांपैकी फक्त माझेवडीलच काय ते उभे राहिले गोष्ट सोपी नव्हती जुन्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांची त्यांना कल्पना आलेली होती त्यांचे महत्वही त्यांना पटत होते अज्ञात अशा क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी त्यांच्या सहकार्यांप्रमाणेच त्यांनी मागेपुढे पाहिलेच तेथे एकदा पाऊल टाकल्यानंतर पूर्वीचे जीवन कायम ठेवणे अशक्य होणार असले तरी कोणत्या परिणामकारक कार्यक्रमाकडे कर वळणे अपरिहार्य झाले होते अगदी त्यांना हवा त्याप्रमाणे नसेल पण या ठरावात प्रत्यक्षकार्याचा समावेश होत होता त्यांचा निश्चय व्हायला बराच काळ लागला गांधीजी व दासबाबू यांच्याबरोबर खूप चर्चाही त्यांनी केली एका खटल्याच्या कामामुळे दासबाबूंचा व त्यांचा पुष्कर संबंध त्यावेळी येत असे पण त्यांच्या विचारसरणीतील अल्पशा फरकामुळेच कलकत्त्याच्या जादा अधिवेशनात दोन बाजूंना दोघेजण उभे राहिल्याचा देखावा दिसला नंतर तीन महिन्यांनी नागपूरच्या काँग्रेसमध्ये त्यांची पुन्हा जोडी जमली व तेव्हापासून त्यांनी एक दिलाने काम केले कलकत्त्याच्या ज्यादा अधिवेशनाच्या पूर्वी माझी व वडिलांची भेट होत होती पण जेव्हा जेव्हा भेटीचा योग येई तेव्हा तेव्हा हा प्रश्न त्यांच्या मनात कसा एक सरका घोळत होता ते माझ्या लक्षात आल्याशिवाय राहत नसे त्या प्रश्नाला राष्ट्रीय बाजूव्यतिरिक्त वैयक्तिक बाजू होती असहकार मान्य कराव्याचा म्हणजे वकिली सोडणे प्राप्त होते त्याचप्रमाणे जुन्या आयुष्यक्रमाला मूठमाफी देऊन जीवनाला नवीन वळण लावणेही अवश्य होते या गोष्टींना वयाच्या साठाव्या वर्षी सुरुवात करणे म्हणजे साधे कामनाव्हे राजकारणातील जुने सहकारी आपला धंदा अंगवळणी पडलेले सामाजिक जीवन व स्वभावात भिनून गेलेली खर्चिक राहाणी या सर्वांवर पडदा पाडावायचा असा त्याचा अर्थ होता प्रश्नाची आर्थिक बाजू कमी महत्वाची नव्हती धंद्याचे उत्पन्न बंद झाले म्हणजे राहणीचे मान उतरवणे क्रमप्राप्तच होणार होते परंतु त्यांची विचारशक्ती त्यांचा स्वाभिमान त्यांच्या अंगचा पीळ या सर्वांचा परिणाम होऊन हलके प्रगती करीत करीत ते नव्या चळवळीत सर्वतोपरी मिसळून गेलेत अनेक प्रसंगांनी साचत गेलेला व पंजाबमधील हत्याकांडामुळे व त्यानंतर घडलखि गोष्टींमुळ शिग्स पोचलवा राग सरकारच्या अन्याय आणि असमर्थनीय वर्तनासंबंधी होऊन चुकल खात्री आणि राष्ट्राचा अपमान झाल्यामुळे मनात उत्पन्न झालि ची चीड या सर्व भावना कोणत्या न कोणत्यातरी मार्गाने व्यक्त होण जरूरच होत वकिलीच्या धंद्यात मुरलखिंच्या मनाचा पूर्ण विवकाअंत जेव्हा एक ठाम निश्चय झाला तव त्यांनी गांधीजींच्या चळवळीत सामील होण्याच ठरविधीजींबद्दल त्यांना वैयक्तिक आकर्षणही वाटत होत व त्याचा परिणामही त्यांच्या मनावर झाला हे नक्की ज्या माणसाबद्दल त्यांना प्रेम वाटत नसे त्यांच्याबरोबर खांद्याशी खांदा धुडवून काम करणे त्यांना कधीच शक्य झाले नसते आवडीनिवडीच्या बाबतीत ते फार काटेकोर असत परंतु ही जोडी पाहून मात्र नवर वाटण्यासारखे होते एक संत विलासपरानमुख धर्मनिष्ठ आयुष्यातील शारीरिक व इंद्रियजन्य सुखांचा त्याग करणारा तर दुसरा थोडासा विलासी जीवनातील अनेकविध सुखांचा आस्वाद घेण्यास तत्पर व हे लोकांच्या अस्तित्वानंदाच्या गोष्टींबद्दल बेफिकीर मानसपृथक कन्नच्या भाषेत सांगावयाचे तर अंतर्मुख व बहिर्मुख व्यक्तींची ही युती झालेली होती भेद असूनही दोघांना सामान्य अशा बंधांनी व मनप्रवृत्तींनी दोघेही निगडीत झाले होते काही वर्षांनी दोघांचे राजकीय पंथ भिन्न झाल्यावर देखील त्यांच्यातील स्नेहबंध जसाच्या तसा दूड राहिला भोगी आणि त्यागी व्यक्ती परस्पर विरुद्ध बिंदूपासून निघून वेगवेगळ्या मार्गाने चालत असतात एकाची धार्मिक वृत्ती असते तर दुसरा धर्मविरोधी असतो आणि असे असूनही दोघांच्या वृत्तीतील प्रखरता व ओस सामान्य जनांच्या वृत्तीहून अगदी भिन्न असल्यामुळे सामान्य जनांच्या त्यांना परस्परांच्या वृत्तींची अधिक चांगली कल्पना येऊ शकते व कधीकधी कदि तर त्यांच्या विचारक्षेत्राच्या सीमा एकमेकांशी भेड़ल्या दिसतात असं वॉल्टर पॅटर यांनी आपल्या एका पुस्तकात लिहिले आहे कलकत्त्याच्या अधिवेशनापासून काँग्रस्त राजकारणात गांधी प्रारंभ झाला युग अद्याप चालूच आहे नाही म्हणाव्या मध्यंतरीच्या काळात आपण मागे राहून देशबंधू दासांच्या स्वराज्य पक्षाला त्यांनी अग्रस्थानी गांधी युगापासून काँग्रस्ति स्वरुप अजिबात पालटले। युरोपियन पोशाखगिला व त्याच्या जागी खाजीची वसरे आली काँग्रस्त कनिष्ठ मध्यमवर्गीय प्रतिनिधींचा भरणा झाला अधिवेशनात हिंदुस्थानी भाषा अधिकाधिक प्रचारात येऊन अधिवेशनात नव चैतन्य नवा उत्साह व नवी कळकळ दृष्टीस पडू लागली काँग्रस्त संपल्यावर गांधीजी अमृत बाजारपत्रिक वयोवृद्ध संपादक श्रीमतीलाल घोष यांच्या भक्ती ग गोश घोषबाबू त्यावेळी शर पंजरीस पऊडल गांधीजींबरोबर मीही होतो घोषबाबूंनी गांधीजींना व त्यांच्या चळवळीला आशीर्वाद दिला होत म्हणाल मी तर परलोकी चाललो तो लोक कोठही असो तिथ ब्रिटिश साम्राज्य नसणार याच मला समाधान वाटत आह अखेरीच तर ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीतून माझी सुटका होत आह कलकत्ता काँग्रस्तून परत येतांना मी गांधीजींबरोबर रवींद्रनाथ टागोरांना भेटण्यासाठी शांती निक्तानाला गेलो टागोरांच अतिशय प्रेमस्वभावाच थोरले बंधू बोरो दादा यांचीही भेट झाली तिथ सी एफ अँड्रुल्स यांनी मला काही पुस्तके वाचाव्यास दिली त्यापैकी मोरेलच्या ब्लॅक मॅन्स बर्डन या पुस्तकाने मला चटका लावून सोडला त्याच सुमारास अँड्रुल्ज यांनी हिंदी स्वातंत्र्याच्या समर्थनपर एक पत्रक लिहिल होत सिरीच्या हिंदुस्थानविषयक लिखाणाच्या आधारे या उत्कृष्ट निबंधाची मांडणी करण्यात आली होती स्वातंत्र्याची बाजू त्यात बिंतोड प्रतिपादन कली असून आमच्या अंतरंगात दडलिखा भावनांचे प्रतिबिंब त्यात उत्कृष्ट रितीनं उमटल होत नंतरच्या तीन महिन्यात असहकारतेला सर्व देशभर भरती आली नव्या निवडणुकीवरील बहिष्काराच्या सवयीला आश्चर्यकारक यश लाभले अर्थातच कायदेमंडार शिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अडवून धरणे अगर तेथल्या सर्व जागा रिकाम्या पाडणे शक्यच नव्हते मूडभर लोकांनाही एखाद्या व्यक्तीला निवडून देता येते परंतु मतदारांपैकी बहुसंख्य लोकांनी मते दिली नाहीत व देशाने धडाडीने पुढे मांडलेल्या मतांची ज्यांना होती ते उमेदवार म्हणून उभेही राहिले नाहीत निवडणुकीच्या दिवशी व्हॅलेंटाईन सिरोड हे अलाहाबाद येथे होत मतदानाच्या जागी फिरून आले व बहिष्काराला मिळाले यश पाहून त्यांना महाश्चर्य वाटल अलाहाबाद शहरापासून पंधरा मैलावर असलखा एका खेड़गावातल्या मतदानाच्या जागी त्यांना एकही मतदार आढळलं नाही या बहिष्काराच्या परिणामाविषयी दासबाबूंनी व इतरांनी कलकत्त्याच्या अधिवेशनात शंका उपस्थित केली होती परंतु काँग्रस्तचा निर्णय त्यांनी मांडला निवडणुका पार पाडल्यानंतर बहिष्कार यशस्वी झाल्यामुळे शंकतांच्या शंका दूर झाल्या आणि नागपूरच्या अधिवेशनातील काँग्रेसमधील जुन्या पुढाऱ्यांमध्ये असहकार्येच्या प्रश्नावर एकमत दिसून आले तथापि कलकत्त्यानंतर काही थोड्या जुन्या पुढाऱ्यांनी काँग्रेसमधून अंग काढून घेतले अशा लोकांपैकी एक लोकप्रिय व प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे श्री एम ए जीना हिंदू मुसलमान एकेचे प्रतिनिधी या नावाने सरोजिनी नायडू त्यांना संबोधत असत आणि गतकालात मुस्लिम लीगला काँग्रेसच्या जवळ आणण्याचे बरेचसे श्रेय त्यांना दिले पाहिजे तथापि असहकार्याचे तत्व व काँग्रेसला अधिक लोकप्रिय व प्रातिनिधिक बनविणारी घटना व नव्या गोष्टी त्यांना सर्वस्वी नापसंत होत्या त्यांचा मतभेद राजकीय बाबतीत झाला परंतु ते काँग्रेसमधून बाहेर पडण्यात तेवढेच एक कारण नव्हते नव्या काँग्रेसशी मिळते घेता येईल असा त्यांचा स्वभावच नव्हता हिंदुस्थानीत भाषण करण्याचा आग्रह व खादी परिदान केलेल्या जनसमुदायात त्यांना गुदमल्यासारखे होईल जनतेतील उत्साह पाहिला की नुसता हैद सदूला आहे असं त्यांना वाटे वाळकेश्वर आणि बलबार हिल व खेडेगावातल्या मातीचा घरकुला जितका फरक तितका श्री जिना व जनता यांच्यात फरक फक्त मॅट्रीक पास झालेल्यांनाच काँग्रेसमध्ये घ्यावे असे खासगी संभाषणात ते एकदा म्हणाले होते ही सूचना त्यांनी मनापासून केली असेल अगर नसेल पण त्यांच्या एकंदर विचारसरणीशी ती सुसंगत अशीच होती साहजिकच काँग्रेसपासून ते दूर सरकले तेव्हापासून हिंदी राजकारणात ते जरा एकाकीच राहिले आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढच्या काळात हे एकीचे प्रतिनिधी प्रतिगामी ऋतूच्या मुसलमानांनी जातीनिष्ठांशी सहकार्याने काम करू लागले नेमस्तांचा अथवा प्रागतिकांचा काँग्रेसशी काही संबंध उरला नव्हता ते काँग्रेसपासून दोन कोसांवर उभे राहिले इतकेच नवे। तर नव्या राज्यघटनेत मोठ्या अधिकाऱ्यांच्या व मंत्र्यांच्या जागा पटकावून ते सरकारशी एकरूप झाले आणि असहकारिता व काँग्रेस यांच्याशी जगडण्यात त्यांनी सरकारला मदत केली त्यांच्या मागण्या जवळजवळ पूर्ण झाल्या होत्या काही सुधारणाही देण्यात आल्या होत्या तेव्हा चळवळ करण्याची जरूरच त्यांच्या मते उरली नाही दक्ष असंतोषशाही शिजत असता आणि अधिकाधिक क्रांतीशील बनत चालला असता त उघडउघड क्रांतीविरोधी बनले व सरकारशी समरथ झाल जनतेशी त्यांचा मुळीच संबंध राहिला नाही आणि कोणत्याही प्रश्नाकड़ सरकारी चष्म्यातून पाहण्याची त्यांना जी एकदा सवय जडली ती अद्याप तशीच कायम आह खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष असा उरलाच नाही स्त्री श्रीनिवास शास्त्री सरकारी वकील म्हणून सरकारतर्फे ब्रिटिश प्रदेशातून व त्याचप्रमाणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून हिंडून या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसवर व सरकारशी झगडणाऱ्या आपल्या देशबांधांवर टीकेची जोड उठवली तथापि प्रागतिकांची स्थिती सुका समाधानाची नव्हती स्वतःच्या देशबांधवांशी असलेला संबंध तुटून त्यांच्यात व आपल्यात उत्पन्न झालेली तेढ डोळ्यांना दिसत नसली व काना ऐकू येत नसली तरी तिच्या अस्तित्वाची बोचक जाणीव म्हणायला होत राहणे ही काही आनंदाची गोष्ट नव्हे जनतेत खबळ माजली की विरोधी लोकांना झळ लागतेच गांधीजींच्या शिकवणुकीमुळे असहकारेच्या चवळीचे स्वरूप कितीतरी सौम्य व सहिष्णू झालेले होते तरी सुद्धा, त्या काळच्या वातावरणात वा असहकारीवाद्यांना जेथे नवे जीवन वनवा नवा प्राप्त झाला तेथे विरोधकांचा जीव कासावीस होऊ लागला जनसमुदायाच्या व क्रांतीच्या चवळी भरात आल्या की असे दोन प्रकारचे मानसिक परिणाम घडलेले आढळून आणि याच कारणामुळे काही लोक अशी तक्रार करताना आढळतात की असहकारतेच्या चळवळीमुळे लोक असहिष्णू पडले आणि त्यांच्या मतांच्या बाबतीत व कार्याच्या बाबतीत सांप्रदायिकपणा निर्माण झाला या तक्रारीत तथ्य आहे पण ते एवढ्या पुरते की असहकारतेच्या चळवळीत जनता एकजुटीन सामील झाली आणि लाखो लोकांच्या मनात आपल्याविषयी निष्ठा उत्पन्न करणाऱ्या एका असामान्य व्यक्तीच्या हाती सर्व चळवळीचे नेतृत्व आले तथापि चळवळीत अंतर्भूत झाल जिवंत सत्य त्या चळवळीचा जनत जो परिणाम झाला त्यात साठवलेख होत जनत स्वातंत्र्याच नवार खेळू लागले आणि फार मोठे ओझे मानेवरून धूर भिरकावून दिल्याचा आनंद लोकांना मिळाला त्यांना झडपून टाकणारी भीती पार नाहीशी झाली आणि मार वर करून ते हिंडू फिरू लागले दूरदूरच्या खेड्यातून काँग्रेस स्वराज्य पंजाब प्रकरण आणि खिलाफत वगैरेबद्दल सामान्य लोकातही चर्चा होऊ लागली खेडेगावातून मात्र खिलाफत शब्दाचा निराज अर्थ करण्यात येऊ लागला लोकांची कल्पना अशी की खिलाफ म्हणजे विरुद्ध या उर्दू शब्दापासून खिलाफत हा शब्द सिद्ध झाला आहे म्हणून त्यांना वाटे की खिलाफत म्हणजे सरकारविरोध स्वतःच्या आर्थिक घरण्यांची चर्चा ते करीतच होते परंतु असंख्य सभांच्या व द्वारा त्यांच्या राजकीय शिक्षणातही भर पडत होती आमच्यापैकी जे काँग्रेसच्या कार्यक्रमाचा प्रचार करीत होते ते एकोणीशे एकवीस सालात तर बेहोश होऊन गेले आमचे जीवन भावना आशा आणि उत्साह यांनी भरून गेले एखाद्या कार्यासाठी झिजणाऱ्या व्यक्तीच्या आनंदानुभवाची गोडी आम्ही चाकत होतो शंका अथवा संदेह यांना आमच्या मनात थारा नव्हता आमच्या पुढचा मार्ग स्पष्ट होता व आम्ही पुढे चाललो होतो इतरांच्या उत्साहाने आमचा उत्साह द्विगुणित होई, व त्यामुळे इतरही पुढे ढकलले जात पूर्वी कधी केले नसेल इतके काम आम्ही उरकत होतो कारण आम्हाला अशी आस लागून राहिली होती की सरकारशी आपला झगडा लवकरच सुरू होणार तेव्हा तुरुंगा जायच्या आधी जेवढे काम करता येईल तेवढे ओरकून घ्यावे आमच्या स्वतंत्रची भावना उदित झाली व त्या भावनेमुळे आमचा अभिमानही जागृत झाला गांज नोकीची व जाणीव साप धून निघाली होती कानातल्या कानात कुजबुजण्याची अधिकाऱ्यांशी वळणावळणाने व कायदा सांभाळून बोलण्याची आवश्यकता उरली नाही आम्हाला जे वाटेत खड्या आवाजात चवाठ्यावर आम्ही बोलून दाखवू लागलो परिणामाची प्रवाह आम्ही कशाला करावी तुरुंगाची भीती ती कसली आम्ही तिथे जाणार हे आम्हाला अगोदरच कळले होते बंदिवासाने आमच्या कार्याला उलट मदतच होणार होती आमच्या भोवती घोंगवणारे असंख्य आणि गुप्त पोलीस यांची आम्हाला किव करावीशी वाटे कारण त्यांच्यापासून आम्हाला काहीच छपवायचे नव्हते हातातील सर्व पत्त्यांची पाणी टेबलवर मांडूनच आमचा खेळ चालला होता आमच्या डोळ्यांदेखत हिंदुस्तानचे स्वरूप पालटून टाकणारी व आमच्या समजुतीप्रमाणे हिंदुस्तानचे स्वातंत्र्यजवळ खेचून आणणारी राजकीय चळवळ आम्ही यशस्वीरितीने चालवित आहोत याचे समाधान तर आम्हाला मिळत होतेच पण त्याबरोबरच दुसरेही समाधान आम्हाला मिळत होते ध्य व ध्येय या दोन्ही बाबतीत आमच्या प्रतिपक्षाहून आमची नैतिक पायरी वरची आहे हा विचारही मनास मोठे समाधान देत आमच्या पुढाऱ्यांबद्दल व त्यांनी शोधून काढलेल्या अपूर्व मार्गाबद्दल आम्हाला अभिमान वाटे व आमच्या मनात कधीकधी सात्विक अहंकाराचे कड आहेत झगडा झालो असता आणि झगड़ व्हावे म्हणून आम्हीच प्रोत्साहन देत असताही आमच्या मनात एक प्रकारची शांती नांदत होती आमची हिम्मत जसशी वाढली तसतशी सरकारची हिम्मत खचू लागली काय घडते आहे तेच त्यांना कळेना त्यांच्या नित्य परिचयाचे हिंदुस्थान आहे असं त्यांना वाटले चढाऊ स्वावलंबी आणि निर्भय अशी देशात पसरलेली होती आणि ब्रिटिश अधिराज्याचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे प्रतिष्ठा ती तर कोलमडण्याच्या बेताला आली होती थोड्या प्रमाणात दडपशाही करावी तर चळवळीचे सामर्थ्य वाढण्याकडे तिचा सा उलटा उपयोग होत अस मोठ्या विरुद्ध हत्या उपासण्याच्या अगोदर सरकारने बऱ्याच वेळपर्यंत द्विधावृत्ती दर्शवली त्याचे परिणाम काय होतील याची सरकारला कल्पना नव्हती हिंदी सैन्य राजनिष्ठ राहील ना शिपाई आपल्या आज्ञा पाळतील ना अशी धाकधूक त्यांना वाटत असावी एकोणीशे एकवीसच्या डिसेंबरात लॉर्ड रेडिंगनं म्हटल्याप्रमाणे सरकार गोंधळले होते भुचकळ्यात पडल होत एकोणीशे एकवीसच्या उन्हाळ्यात संयुक्त प्रांताच्या सरकारने जिल्हा अधिकाऱ्याकड़ एक, एक, एक मज्शीर गुप्तपत्रक पाठवल होत तुढे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल प्रत्यक्तीत शत्रूस म्हणजे काँग्रस्तच पुढाकार घेत आह ही, ही मोठी शोचनीय गोष्ट आह तिथे पुढाकार आपल्या हाती घ्यासाठी अमान सभा काढाव्यात अस त्या सूचित करण्यात आल होत असहकाराच्या चळवळीला तोंड द्यासाठी नेमस्त मंत्र्यांच्या मसलतीबर ही टूम काढण्यात आली होती असं सांगतात पुष्कळ ब्रिटिश अधिकाऱ्यांचे धाबधनाल त्यांच्या मनावर फार तान पडत असे वाढत्या विरोधाची व बेपरवाईची वृत्ती अधिकारी वर्गाच्या डोक्यावर पाऊस काळी प्रचंड ढगाप्रमाणे ओथंबून आली होती व त्यामुळे अधिकाऱ्यांची मने झाकळून गेली बरे चळवळ शांततेने असल्या कारणाने दडपशाही करण्याकरता तीत कोठेही फळ अगर दिसत नव्हती सर्वसामान इंग्रजांचा अहिंसेच्या खरेपणावर विश्वास बसला नाही हे सर्व ढोंग आहे आतल्या बाजूला प्रचंड कारस्थाने गुप्तपणे सुरू असून एखाद्या दिवशी हिंसामय क्रांतीच्या रूपाने त्यांचा परिस्फोट होईल अशी त्यांची समजूत होती पूर्वेकडील देश म्हणजे गुण तने भरले असतात तिकडच्या बाजारातून व गल्ल्या कुचांतून गुप्त कट शिजत असतात अशी लहानपणापासून त्यांची समजूत करून दिलेली असल्यामुळे या काल्पनिक गुणतेने भरलेल्या देशांचा प्रश्न निघाला की इंग्रजाला सरळ विचारच करता येण्याचा सा झाला साध्या सीद्या व भोळ्या भाबड्या पौरात्याचे मन समजावून घेण्याच्या फंदात तो कधीच पडत नाही त्याच्यापासून चार पावले दूर राहून व गुप्त मंडळाच्या गोष्टींची पुस्तके वाचून जे काही ज्ञान मिळत त्यावर तो आपले विचार सजवतो व मग आपल्या कल्पनाशक्तीला स्वय सोडून भरमसाठ क्षेत्र रेखाडत बसतो एकोणीश एकोणीसच्या एप्रिलमध पंजाबमध असलिकाऱ्यांना व सामान्यपण सर्वच इंग्लिश लोकांना भीतीनिग्रासून टाकल होत त्यांना जत्रि कृष्ण दिसू लागल आणि देशभर पसरलेल्या धामधुमीची व भयंकर कत्तलींनी परिपूर्ण अशा बंडांची स्वप्न त्यांना पडू लागली काही करून आत्मरक्षण केले पाहिजे या बुद्धीनेत अनन्वित कृत्यास प्रवृत्त झाले जालियानवाला बाग आणि अमृतसरचे अत्याचार हे अशाच मनोवृत्तीचे निदर्शक आह अधिकारी वर्गाला एकोणीशे एकवीस साल मोठे जिकिरीचे व त्रासाचे गेल त्यांच्या मनाची धावपळ सुरु होती सुरु होत्या गोष्टी पुरेशा तापदायक होत्याच पण संभाव्य गोष्टींची जी चित्रेडोळ्यासमोर उभी राहत ती प्रत्यक्षाहून अधिक ताप प्रद माझ्या बहिणीचे लग्न दहा मे रोजी शुभतिथी पाहून ठरविले होते गांधीजींना व अल्लीबंधू वगैरे इतर काँग्रेस फुडाऱ्यांना निमंत्रणे होती व त्यांना सोयीचे व्हाव म्हणून वर्किंग कमिटीची बैठकही अलाहाबादला भरवण्याच निश्वित झाल होते लांब लांबचे प्रसिद्ध फुडारी येणार तेव्हा या संधीचा फायदा करून घ्याव्याचा ठरवून एक जंगी जिल्हा परिषद भरविण्याची योजना स्थानिक काँग्रस्त लोकांनी कलि या राजकीय सभम्ळ अलाहाबाद खूपच गडबड चालू होती काही लोकांच्या मनावर याचा अतिविलक्षण परिणाम झाला एक बॅरिस्टर मित्राकडून मला कळलं की शहरात काहीतरी प्रचंड उत्पात होणार अशी धास्ती त्यावेळी पुष्क इंग्रजांना वाटत होती स्वतःच्या हिंदी नोकऱ्यांवर ते विश्वास ठेवण्या असे झाले खिजात पिस्तूल ठेवून ते हिंडत असत अलाहाबाद सरक्या, निदृस्त शहरात अहिंसेचे आचार्य यावायाचे असता काही भयंकर प्रकार होणार आहे असे का वाटावे ते मला कळेना या लोकांची कल्पना अशी की माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशीच अठराशे सत्तावन्न सालातल्या मिरज येथील क्रांतीचा वाढदिवस येत होता तो साजरा करावा आमची मनातून इच्छा असणार खिलाफतीच्या चळवळीला प्रामुख्य देण्यात आल्यामुळे पुष्कळ मौलवींनी व मुसलमानांच्या धार्मिक पुडाऱ्यांनी चळवळीत भाग घेतला होता त्यामुळे चळवळीला थोडेसे धार्मिक वळण लागले विशेष धार्मिक प्रवृत्तीचे नसलेले व पाश्चात्यांचे अनुकरण करणारे मुसलमाने दाढी वाढवून जुन्या पुराण्याचाली पुन्हा आचरू लागले नव्या विचारांच्या हल्ल्यामुळे हतप्रभ होत चाललेले मौलवींचे वजन पुन्हा टवटवीत झाले व झालेला मुसलमान समाज त्यांच्या पकडीत सापडला धर्मनिष्ठ अल्ली बंधूंनी व मौलमींबद्दल पराकषेचा आदर दर्शवून ही या धर्मजीर्णोद्वाराच्या क्रियेला मदतच केली चळवळीच्या धार्मिक व आध्यात्मिक बाजूवर गांधीजी नेहमीच भर देत असत त्यांच्या धर्मात कडवेपणा अथवा असहिष्णुता नव्हती परंतु जीवनाकडे धार्मिक दृष्टीने पाहण्याची शिकवणूक त्यापासून मिळत असे त्याचा परिणाम चळवळीवर फार झाला आणि जनसमुदायात तरी निदान चळवळीला धार्मिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले काँग्रेसचे बहुतेक कार्यकर्ते आपल्या नेत्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत व ते गांधीजी बोलतील तसे बोलत असत तथापि वर्किंग कमिटीतील गांधीजींचे सहकारी म्हणजे माझे वडील देशबंधू दास अथवा लाला देशपतराय हे रूढ अर्थाने धार्मिक कृतीचे नव्हते आणि जाहीर भाषणातून राजकीय प्रश्नावर विचार करीत असता ते धार्मिक बाबीचा उल्लेख देखील करीत नसत परंतु त्यांच्या स्वार्थ त्यागाचा परिणाम त्यांच्या शब्दावरही कितीतरी पटीने होईल कारण सामान्यजना प्रिय वाटणाऱ्या सुखावर लाथ मारून साध्या राणीचा त्यांनी स्वीकार केला होता धर्म धर्मप्रवृत्तीचाच एक प्रकार असे लोक समजत आणि धर्म पुनरुज्जीवनाच्या प्रसाराला त्यामुळे चालनास मिळत जाई हिंदू व मुसलमान समाजात वाढीस लागलेल्या या धार्मिक भावनांकडे पाहून मला थोडीशी काळजीच वाटत असे मला ही गोष्ट बिलकुल पसंत नव्हती जाहीर सभातून हे मौलवी मौलाना आणि स्वामी जे विचार प्रदर्शित करीत ते फार प्रतिगामी स्वरूपाचे असत समाजशास्त्र अर्थशास्त्र व इतिहास याबद्दलचे त्याचे ज्ञान मला इथून तिथून चुकीचे वाटत होते प्रत्येक गोष्ट धर्माची फोडणी दिल्यामुळे स्पष्टपणे विचार करणे अशक्य होऊन बसे गांधीजींचे काही काही शब्दही करणं कटू वाटत उदाहरणार्थ रामराज्य हा त्यांचा नेहमी नारा शब्द घ्या पण त्यांना थोपण्याची शक्ती माझ्यात नव्हती शब्द रूढ आणि जनतेला ज्ञात आहे म्हणून तो गांधीजी वापरत असतील असे स्वतःचे समाधान मी करून घेत होतो कारण लोकांची अंतकरणे काबीज करण्याची कला त्यांना पूर्णपणे अवगत होती या गोष्टी गोष्टीसंबंधी म्हणायला मी फारशी खंत वाटू दिली नाही प्रचंड चळवळीच्या ओघात अनेक तऱ्हेचे वृत्तीचे लोक असणारच ओघाची दिशा चुकलेली नसली म्हणजे झाले कोठे भोवरे फिरणार कोठे डबकीस असणार हेच चालायचेच गांधीजींबद्दल बोलायचे तर त्यांचे विचार समजणे हे मोठे बिकट काम असे व सामान्य मासाला त्यांची भाषा उलगडणे मुश्किलीचे होई पण ते थोर व असामान्य पुरुष आहेत विजयी सेनानी आहेत एवढी गोष्ट आम्हाला समजणे त्यांच्याविषयीचे ज्ञान आम्हाला होऊन चुकले होते त्या काळापुरतं तरी आम्ही त्यांच्या हाती कोरा चेक दिला होता त्यांच्या लहरी व त्यांचेंद याबद्दल आपसात चर्चा सुरु झाली की आम्ही अर्धवट टटेने म्हणत असू सु की स्वराज्य मेळाल्यावर मात्र या प्रकरणा पायबंद घातलाच पाहिजे तथापि आमच्यापैकी अनेक व्यक्तींवर राजकीय इतर त्यांची इतकी छाप पडली होती की धार्मिक वृत्ती सर्वस्वी टाळणे अशक्य होऊन बसले धर्माच्या बाय भटक्याचा मला तिटकरा होता धार्मिक समाजात येणाऱ्या व्यक्तींकडून जनतेची नागवणूक होईल ती मला खपत नव्हती असे असूनही माझे मन धर्माकडे खेचले गेले आणि एकोणीशे एकवीस साली माझ्या विचारात धार्मिक प्रवृत्तींनी जितका जोर केला तितका तितकापूर्वी कधीच केला नसेल परंतु त्या काळातही मी धर्माच्या फारसा जवळ गेलो नाही आमच्या चळवळीची व सत्याग्रहाची जी विशुद्ध व नैतिक बाजू तिच्याविषयी मला फार अभिमान वाटे अहिंसेवर परिस्थिती निरपेक्ष व अविचल अशी निष्ठा मी कधीच व्यक्त केली नव्हती अथवा तिचा सर्वकाळ स्वीकार करण्याचेही मी ठरवले नव्हते पण त्या तत्वाकडे मी अधिकाधिक आकर्षित होऊ लागलो आपल्या देशाची सध्याची परिस्थिती व परंपरा लक्षात घेता अहिंसेचे धोरणच योग्य आहे अशी माझी खात्री पटत चालली राजकारण अध्यात्मपर बनवावे ही कल्पना मला फार रम्य वाटली अर्थातच या शब्दांचा अर्थ कोणीही संकुचित धर्मभावने करू नये उच्च ध्येयाप्रत मार्गही उच्च ससाव्यासात पाहिजेत हे तत्व नैतिकदृष्ट्याच केवळ नव्हे तर व्यावहारिक राजकारणाच्या कसोटीला उतरण्याच्या दृष्टीनेही विशुद्ध आहे असे मला वाटले कारण मार्ग नसले की पुष्कदा ते ध्येयाची नासाडी करतात व मग नव्या समस्या आणि नव्या अडचणी उपस्थित होत जातात शिवाय हिन मार्गाच्या बरपटीतून पाय भरवीच जाणे ही व्यक्तीच्या व राष्ट्राच्या स्वाभिमानाला कायमा लावणारी गोष्ट आहे अशी त्यावेळी भावना होती हिन मार्ग पत्करल्यावर व्यक्ती निर्लेप राहणार कशी कमरेत लवायचे आणि पोटाने सपडायचे ठरवल्यावर मार्ग झपाट्याने व स्वाभिमानपूर्वक कसं काय काढता येणार त्या काळात माझे विचार या प्रकारचे होते असहकारामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त होईल पद दलितांची नावणूक थांबेल असे मला वाटले शिवाय माझ्या नैतिक भावनेचेही त्यापासून समाधान होतच होते अधिक व्यक्ति स्वातंत्र्याचा लाभ मला झाला होता हे वैयक्तिक शांतीसुख इतके मोठे होते की सवय अपयशी होईल या विचारांनीही त्यात फारशी उणीव येत नव्हती हो कारण अपयश सुद्धा अनित्यच नाही का भगवद्गीतेतील अध्यात्म मला विशेष कळत नसले तरी गांधीजींच्या आश्रमात दर संध्याकाळी म्हणण्यात येणारा एक श्लोक मला फारच आवडला होता निवाऱ्याच्या जागी ठेवलेल्या जीव्याच्या ज्योतीप्रमाणे माणसाने शांत अविचल असावे कर्मफलाची आकांक्षा न वळगता आपले कार्य करीत रावे वगैरे स्थित प्रज्ञाचे वर्णन त्यात होते मी स्वतः शांत अथवा संन्यस्तवृत्तीचा नसल्यामुळे या शिकवणुकीचा परिणाम माझ्या मनावर बराच झाला